पुस्तक नातं मैत्रीस, लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील या शनिवारी रविवारी मात्र दोघांनी कुठेतरी एक छोटीशी टूर करूया काव्या म्हणाली मला शक्यत आहे सेदर अशात आता ऑफिसात मी असणं खूप गरजेचं आहे पुन्हा कधीतरी जाऊ अगं तूच म्हणाली होतीस ना पुढच्या वेळी म्हणून हो पण सध्या तरी शक्य नाही हे काय काव्या माझा मस्त मूर्तू घालवलास असं काही नाही सेदर आपण रविवारचा मस्त बे ताखूया एखादं नाटक आणि त्यानंतर मॉलमध्ये भटकून जेवण करून घरी येऊ हो। श्रीधर लगेच त्यावर उत्तरला मला नाही आवडत नाटक एवढं त्यापेक्षा आपण बीचवर जाऊया काव्या म्हणाली बर बाबा तू म्हणशील तिथे जाऊ खुश मग श्रीधरही खुश झाला रविवारी सकाळी उठून श्रीधरने नाश्ता व चहा केला काव्याला उठवत तो म्हणाला चल उठ काव्या काव्याने उठून पाहिले तर आठ वाजून गेले होते श्रीधर म्हणाला तू गाड झोपली होतीस म्हणून नाही उठवलं काव्या म्हणाली हे काय श्रीधर तू एकटाच करत बसलास एवढं श्रीधर म्हणाला बघ आधी मला जमलाय का शिरा काव्याने शिराचा एक घास खात म्हटलं एकदम मस्त कसा केलास तुझ्याच रेसिपी बघून केलाय आजकाल हे मस्त आहे ना पुरुषांनी या युट्यूबवरील रेसिपी बघून करता येऊ शकतात कुणाला विचारत बसायला नको हो पण पुरुषांचं काम वाढलंय आता श्रीधर म्हणाला हे बघ श्रीधर तू आज शिरा केलास पण हे घर आपल्या दोघांचं आहे कधीतरी मला तू जेव्हा असा एखादा पदार्थ करून खाऊ घालतोस तेव्हा मी आणखी किती तुझ्यासाठी नवनवीन पदार्थ करू असं मला होऊन जातं आपलं बॉन्डिंगही त्यामुळे किती चांगलं होतं श्रीधर म्हणाला पुरे माझी तारीफ आता लवकर निघायला हवं हो।, हो चल मी पटकन आवरून घेते श्रीधर काव्या नेहमीच्या बीचवर मनसोक्त फिरत गप्पा मारत चालत होते ऊन तसं बऱ्यापैकी होतं पण उन्हात चकाकणारे ते निळ्या पाणी लक्क प्रकाश आणि ती सोनेरी वाळू जणू सर्वच एकरूप झाल्यासारखं त्यांना भासत होतं दोघांनी मिळून वाळूचा एक मोठा खोपा केला काव्याचे ते उडणारे केस आणि नितळ कांती अधिकच उठून दिसत होती श्रीधर तिचे वेगवेगळ्या पोस्टमध्ये फोटो टिपत होता श्रीधर तुला आज इथे येऊन काय वाटतंय सांग ना श्रीधर म्हणाला काव्या दरवेळी तू इथं आल्यानंतर तू हमखास प्रश्न मला विचारतेस काव्या म्हणाली तू जेव्हा या प्रश्नाचं उत्तर देतोस ना तेव्हा तुझ्या भावनांची मला स्पष्ट जाणीव होते तुला आणि मला प्रत्येकवेळी हा समुद्र किनारा नेहमीच वेगळा बासत आलाय अगदी या फेसाणाऱ्या लाटांचं रुपही किती बदलतं आणि वेगळं सांगून जाणारं असतं नाही बघ मीच बोलत बसले तू बोल आता काव्या खरं सांगू तू माझ्या आयुष्यात आली प्रथम आपण इथे भेटलो तू मला पाहताक्षणी जी भाऊन गेलीस त्याची साक्ष हा समुद्रच न आज काय वाटतं सांगू तुझे उडणारे केस आणि या वाऱ्याच्या झुळकेबरोबर उडणारी ही वाळू मनाला सुखावून टाकत आहे तुझं माझ्या जीवनात असणं हे या किनाऱ्या इतकं सुखद आहे समुद्राला किनारा नसेल तर त्याचा हे खळाळणं आणि उसळणं पाहणारं तरी कोण नाही का फक्त एकट्या अथांग समुद्रात आपण नावेत जेव्हा जातो तेव्हा काय वाटतं श्रीधर काव्या त्याचा शब्द शब्द कान देऊन ऐकून मोहरून जात होती श्रीधर म्हणाला तूच सांग ना श्रीधर मला वाटतं नावेतून जेव्हा समुद्रातून जातो तेव्हा अथांग समुद्रातही तू असलास म्हणजे एकटेपणाची जाणीव पार पुसून जाते तुझी साथ अशीस राहो असा वास त्या खळणाऱ्या पाण्याबरोबर होत राहतो श्रीधर आणि काव्याच्या या गप्पा रंगत रंगत तीन तास होऊन गेली याचं भानही दोघांना राहिलं नाही रेस्टॉरंटमध्ये जाऊन आवडीच्या पदार्थावर मस्त ताव मारत गप्पा रंगल्या घरी येते चार वाजले दोघं दमली असली तरी सोबत घालवलेला वेळ त्यांच्यासाठी सुखद ठरला होता मन उल्हासीत झालं होतं काव्या ऑफिसच्या कामात घडली असतानाच मनीष तिच्या समोर केव्हा येऊन बसला कळलेच नाही काव्याचे लक्ष जाताच काय मनीष केव्हा आलास लक्षच नव्हतं माझं बोल कसा आहेस मनीष म्हणाला मी मस्त आहे आणि तुला एक सरप्राईज देखील द्यायचं दे आहे नाटकाची दोन तिकीट मला मिळाली आहेत दोघंजच जाऊया मस्त नाटक बघायला किती महिने लोटली असतील ना, नाटक बघून आपल्याला काव्यालाही खूप दिवसापासून नाटक पाहायची इच्छा होती पण योग जुळून येत नव्हता श्रीधरला फारशी आवड नसल्यानं त्यांचं नाटकाला जाणं असं होतच नसे काव्या म्हणाली कधीचं तिकीट आहे आणि नाटक चांगलं आहे ना अगं हो काव्या वेगळ्याच विषयावर नाटक आहे तुला आता सांगितलं त्यात काही मजा नाही शनिवारी काव्या मनीष आणि कॉलेजातल्या त्यांचा ग्रुप नाटक पाहायला गाण्यांचे खास कार्यक्रम पाहायला आवर्जून जात काव्याच्या जा मनात ते दिवस एकदम आठवून गेले जाताना आणि येताना सर्वांचा धिंगाणा आणि मस्ती अजूनही आठवली की काय थ्रिल होतं ना त्यावेळी असं तिला वाटून गेलं नोकरी आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर या गोष्टी तिच्या जरा मागेच पडल्या होत्या बरतरी मनीष हा तिच्या ऑफिसात असल्यानं त्याच्याबरोबर कधी सारंगी बरोबर वेळ मिळेल तशी ती आपली आवड जोपासत होती मनीष म्हणाला काव्या आणखी मला गुड न्यूज द्यायची आहे लवकरच अनुष्का आणि मी लग्न करतोय क्या बातय मनीष कधी असं म्हणताच मनीष म्हणाला पुढच्याच महिन्यात मग किती वेळ मनीष अनुष्काबद्दल बोलत होता आता फार विचार करायचा नाही काव्या आम्हाला दोघांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो आवडीनिवडीही बऱ्याचशा आणि तुझं म्हणणंही मला पटलंय सर्वच लग्नाआधी जाणून घेतलं तरी लग्नानंतर परिस्थिती तीच राहील हे सांगताच येत नाही मग त्याप्रमाणे दोघांनी जुळवून घ्यायचे म्हणजे सर्व सोपं होईल काव्या म्हणाली अगदी बरोबर मनीष तुला अनुष्का आवडते ना मग झालं तर मनीष म्हणाला तिची फायनल परीक्षा संपली की तीही मोकळी होईल पुढच्या महिन्यात मग आम्हाला दोघांना भरपूर वेळ देता येईल एकमेकांसाठी मी आपल्या ग्रुप विषयी बऱ्याचदा बोललो आहे तिला काय सांगतोस मनीष काव्या म्हणाली हो तेही बरोबरच म्हणा आहेच आपली गँग भारी बर चल निघतो काव्या बराच उशीर झाला आहे या शनिवारी असं म्हणत मनीष गेला काव्याई पुन्हा आपल्या कामात घडून गेली मनीषविषयी ती स्वतःशीच विचार करू लागली मनीष तिचा अगदी जवळचा मित्रती ती माणीत आली होती आपल्या भावना ती बऱ्याचदा मनमोकळेपणाने ती त्याच्याशी व्यक्त करीत असे अगदी दिलखुलास त्यांच्या गप्पा रंगत गाणे आणि नाटके हे त्यांच्या दोघांचे आवडते विषय मनीषलाई गाण्याचं प्रचंड वेळ काव्या जेव्हा गाण्याच्या कार्यक्रमात भाग घेई तेव्हा मनीष तिथे नुसता हजर नाही तो तिच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यात तो तिला मदत करी गाण्याची प्रॅक्टिस खूप वेळेत आले त्यावेळी थी, तो तिला घरी सोडवण्यात जाई घरून कधी तिच्यासाठी डबा घेऊन जाई त्यांची अनेक बाबती ती देवगेव अशीच चालत असे व्यवहाराचा कोणताही भाग त्यांनी आजपर्यंत या नात्यात न आणल्याने त्यांचं नातं हे असंच टीत होतं सारंगीही अधूनमधून त्यांच्याबरोबर येत असे पण तिचेही लग्न झाल्याने तिला फारसा आता वेळ मिळण्याचा झाला होता तिची वेळ कधीतरीच होई काव्या स्वतःशीच विचार करू लागली मनीषशी लग्न झाल्यावर त्याचा आपल्याशी असलेलं नातं बदलेल का एवढ्या मोकळेपणाने तो आपल्याशी बोलेल का पुन्हा दुसऱ्याच क्षणी तिने हा विचार झटकून टाकला आपलं श्रीधरशी लग्न झाल्यावर मनीषशी आपलं नातं कुठे बदललं नाही नाही तसा विचारही आपण आणता कामा नाही असं ती मनाशीच म्हणाली घरी येऊन सर्व स्वयंपाक करून श्रीधरला तिने जेवायला वाढले श्रीधर म्हणाला काव्या आज मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे काव्या म्हणाली कोणतं हे काय काव्या तू ओळखायचं मी नाही सांगणार काव्या म्हणाली हे बघ तुला माहीत आहे ना मला कधीच ओळखता येत नाही आणि तुझं सरप्राईजही मला हवं असतं मग त्याने पिशवीतून एक पॅक बाहेर काढत म्हटलं ही तुझ्या आवडीची सुरळीची वडी आणि ही मूगमजी श्रीधर नेहमीच असं छोटसं पण काव्याला अतिशय खुश करून देणारं सरप्राईज काव्याला देत असे काव्या म्हणाली ह आता कळलं मगापासून गप्पच होतास मला वाटलं काय मूड खराब झालाय की काय एवढी शांतता कशी आपल्या घरात मला शांतता जाणवते ती तू घरी नसतोच तेव्हा तू जेव्हा इथे असतो तेव्हा वाटतं प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवावा बरं पुरे कौतुक आता माझं आधी सांग तर खरं कशी आहे सुरळीची वडी आणि मुंगभजी काव्याने तोंडात टाकतास वाह क्या बात आहे तुला बरं लक्षात राहायला आणायचं श्रीधर म्हणाला ऑफिसमधून येताना माझं लक्ष कोपऱ्यावरील गर्दीकडे गेलं आणि मग माझ्या लक्षात आलं तुलाही खूप आवडतात सुरळीच्या वड्या आणि मुंगमजी म्हणून घेऊन आलो काव्या म्हणाली सीधर आज जेवणात खरी मज्जा आणलीस सीधरच्या अशा वागण्याचं काव्याला मनातून अतिशय कौतुक वाटे आणि ती पार सुखावून जाईल मनीष आणि काव्या ठरल्याप्रमाणे नाटक पाहण्यासाठी थिएटरला पोहोचले थिएटरला बरीच गर्दी होती आजूबाजूला पोस्टरकडे पाहून काव्या मनीषला म्हणाली मनीष तुए नाटक पाहिलं आहेस का कोणतं चार चौघी नाही तू पाहिलाही वाटतं हो तर मणीष फार सुंदर नाटक आहे कधीतरी नक्की पहा असं बोलत होती तोच पहिली बेल वाजली आणि दोघं आपापल्या खुर्चीत जाऊन बसली काव्या म्हणाली हं नाटकाचं नाव काय म्हणालास तू बाहेर पोस्टर पाहिलास ना हो पण तू तिकीट काढलीत ना हं ते तेजस्वी प्रधानचं सॉलिड काम केलंय म्हणे तिने त्यात एक्झॅक्टली exactly, काय मस्त नाटक का आपल्याला पाहायला मिळणार आहे तोच तिसरी बेल पडली पडदा बाजूला सारला गेला आणि कार्टी काळजात घुसली नाटकाला सुरुवात झाली तेजस्वी प्रधानचा स्टेजवरील सहज वावर एकोणीस वीस वर्षाच्या मुलीत असणारा अल्लडपणा वडिलांना खोचक प्रश्न विचारून प्रेक्षकांची तिला चांगलीच दाद मिळत होती काव्यात नाटकात इतकी गुंग झाली होती की शेजारी मनीष बसला आहे हेही ती फार विसरून गेली मध्यंतराची बेल झाल्यावर ती मनीषला म्हणाली थँक्स मनीष खरंच मला हे नाटक फारच आवडले विषयही खास आणि त्यात कम करणारे कलाकारही खास अरे यावर चित्रपट निघाला आहे ना मणीष म्हणाला हो तर त्यात कोणी बरं काम केलं आहे अशी त्यांची मधली सुटी बोलता बोलता संपली आणि पुढील अंक लगेच सुझाला नाटक संपल्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि चांगलं नाटक पाण्याचं चा समाधान दिसत होतं नाटक संपल्यावर मणीष म्हणाला कॉफी घेऊया तशी काव्या म्हणाली नाही आता नको घरी स्त्रीझर वाट पाहत असेल चल मला इथून लगेच बस मेल, मणीषही अच्छा बाय म्हणत तोही निघाला काव्या घरी आली तेव्हा श्रीधरने तिच्यापुढे गरमागरम कॉफीचा कप पुढे करत म्हणाला काय आवडलं का नाटक काव्या म्हणाली श्रीधर तूही नाटकाला यायला होत, खूप सुंदर नाटक तुला पाहायला मिळालं असतं श्रीधर म्हणाला काव्या तुला माहीत आहे ना मला नाटक पाहायला नाही आवडत मी मस्त माझ्या आवडीच्या घरी इंग्रजी मुव्हीज पाहत बसलो होतो आणि काव्याला मात्र इंग्रजी मुव्हीज पाहायला आवडत नसत बरं उद्या काय करूया असं श्रीधर विचारतास, काव्या म्हणाली घरीच काहीतरी खास पदार्थ बनवून खाऊ संध्याकाळी भटकायला जाऊ आणि येताना पावभाजी खाऊन येऊ श्रीधर म्हणाला काव्या आपल्या सहा महिन्यापासूनचा बाहेर टूर करायचा प्लॅन आहे पण जमूनच येत नाही आपण दोघांनी अगदी पक्क ठरवायला हवं काव्या म्हणाली आपण काही मुद्दाहून जाण्याचं टाळतोय काहीतरी अडचण येते बरं बाबा पुढच्या महिन्यात नक्की जायचं मग तर झालं काव्यानं वेळ तर मारून नेली पण ऑफिसच्या कामानं तिला कितपत जमणार हे आता सांगण्याचं कठीण होतं रविवारची त्यांची सकाळ उत्साह सुरू झाली काव्यानं गरमागरम कॉफी आणि ब्रेड पकोडे करून श्रीधरला देत म्हणाली सांग कसे झाले ते श्रीधर पाहूनच खुश होत म्हणाला भारी दिसत आहेत चवीलाई तसेच असणार दोघांनी ताव मारत गप्पा मारायला सुरुवात केली काव्या म्हणाली श्रीधर तुझ्या आठवणीतले कॉलेजचे दिवस कसे होते सांग ना मला काव्या मी बोलायला लागलो होतं दुपार कधी होईल कळणारही नाही काय धम्माल ग्रुप आमचा म्हणून सांगू काव्या म्हणाली तुझ्या ग्रुपमध्ये मुली मना असतील ना तसं श्रीधर म्हणाला म्हणायचे काय तुला एखादी पटोलिका वगैरे असच ना काव्या म्हणाली तसं मला काही म्हणायचं नव्हतं तुला तसं वाटलं म्हणजे एखादी मुलगी आवडली असणार तसा श्रीधर म्हणाला हे काव्या माझी फिरकी वगैरे घ्यायला जाऊ नको माझ्या मित्रांना विचारून बघ एकाची मिजास होत नसे माझी फिरकी घ्यायची आवडली असती तू कशी भेटली असती मला असं म्हणताच काव्या मनातल्या मनात सुखावून गेली आणि पहिल्या भेटीचा क्षण जसाच्या तसा दिला आठवला तो रुबाबदारपणा तिला त्यावेळी अगदी भावून गेला होता आजही काव्या श्रीधर समोर असला म्हणजे त्याच्या बारीक हालचाही टिपत त्याचं बोलणं मन लावून ऐकत असल्या कॉलेजातल्या आठवणीत सांगू लागला आणि काव्या मन लावून ऐकत होती श्रीधर म्हणाला काव्या बालपण आणि तरुणाइतल्या दिवसात भ्रिमित्रमैत्रिणी कितीही दिवसांनी भटल की न त्या काळात आपण ओढल जातो आणि तेव्हाच्या तेवढ्याच हक्काने त्यांच्याशी बोलतो आज तो किंवा ती कोणत्या हुद्द्यावर आहे किंवा ती आता किती प्रतिष्ठित व्यक्ती आहे याच्याशी काहीच देणे घेणे नसते नाही का? काव्या म्हणाली खरंय तुझं श्रीधर आणि प्रत्येक टप्प्यात आपल्यामध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात तेव्हा आपलं मन अगदी खुलेपणानं मोकळं करण्यासाठी मित्रमैत्रिणींचा घोळका अधिक मोडाचा वाटतो काव्या म्हणाली प्रत्येक नातेच्या दोन बाजू असतात पण मला मित्रत्वाच्या नात्यात फक्त निखळपणा जाणवतो जो इतर कोणत्याही नात्यात जाणवत नाही श्रीधर म्हणाला अगदी खरंय काव्याचं ज आपल्या मागच्या पिढीपर्यंत मुलगा व मुलगी भेद होता तसेच मैत्रीही तशीच करावी असा वडीलधारांचा आग्रह असे पण आताच्या काळात ही मैत्री मुलाशी किंवा मुलीशी असू शकते याचे भान पालकांना आलेले आहे ते तसे समजूनही घेऊ शकतात काव्या म्हणाली श्रीधर या मैत्रीची आणखी अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे व्यवहार असा या नात्यात कुठलाच नसतो उचनीच गरीब श्रीमंत अशिक्षित शिक्षित वय या सर्व मर्यादा ओलांडून आपलं मन मोकळं करण्यासाठी एक हक्काची ती व्यक्ती असते प्रसंगी तिचा आधार अतिशय मोलाचा ठरतो बऱ्याच वेळ गप्पा मारून झाल्यावर दोघांनी आवरायला घेतलं